पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे आजचा सुदीन उजवून घ्या जेव्हा पूज्य बापूजींनी आपल्या सर्व जोडीदारांना निरनिराळ्या गावांमध्ये थे ठेवले तेव्हापासून बापूजींवरचा कामाचा बोजा फार वाढत होता बापूजींच्या ऑफिसचे काम इतके असे की सहा माणसांना मोठ्या कष्टाने ते आटोपता सहाची जागा एका बापूंना आणि निर्मळ बापूंना सांभाळावी लागे निर्मळ बाबू मदतीला होते पण कामाच्या दृष्टीने ते नौकेच होते शिवाय ते गृहस्थ बंगाली व इंग्रजीतूनच काम करू शकत गुजराती हिंदी मराठी या सर्व भाषा त्यांना नव्याच होत्या तेव्हा ते सर्व बापूजींना स्वतःलाच पावे लागे त्याशिवाय लोकांना भेटायचे रोजचे प्रार्थना प्रवचन इंग्रजी हिंदी वर्तमानपत्रात बरोबर देण्यासाठी ते स्वतःच पाहून घेत कारण वर्तमानपत्रावाले पुष्कळ वेळा त्यांनी केलेले प्रवचन समर्पकपणे देऊ शकत नसत म्हणून अर्थाचा अनर्थ होणार नाही हे ते स्वतःच पाहत आणि सर्वात कठीण काम म्हणजे रोजच्या रोज सामान बांधायचे व एकही चीज वस्तू राहणार नाही इकडे लक्ष द्यायचे हे होते अर्थातच ही सर्व जबाबदारी माझ्यावर होती परंतु माझ्या वेळेवर तयार होण्याबद्दलची चिंता बापूजींना करावीच लागे स्थिरपणे एकेठिकाणी राहायच नाही एकाच गावात पाच सात वर्षांनी जरी घर बदलण्याचा प्रसंग आला तरीही आपल्याला कितीतरी कंटाळा येतो याचा सर्वांना स्वानुभव असेलच पुष्कांना वाटेल की बापूजींचे कसले आले सामान पण स्वतः कधी कोणाला भार रूप न होण्याची ते खास काळजी घेत नेहमी आपल्या जरुरीच्या वस्तू बरोबरच बाळगीत जरुरीच्या वस्तू म्हणजे केवळ लिहिण्यासाठी कागदे पेन्सिलच नव्हे तर सुई दोऱ्यापासून स्वयंपाकासाठी लागणारा कुकर पोळपाट लाटणे तवा सांडशी चिमटा दोन पातेल्या चाकू ताट खाण्यासाठी दगडी किंवा मातीचा कटोरा लाकडाचा चमचा ग्लास आंघोळीला वादली कमोड साबण अशी प्रत्येक वस्तू बरोबर घ्यायची आम्हाला सूचनाच होती नोआ खालील सगळ्या झोपड्या जाळून गेलेल्या होत्या तेव्हा साधन मिळणार नाही म्हणूनच या वस्तू ठेवायच्या असे नावे। तर बिल्डर्जीसारख्यांच्या मालात असताना देखील त्यांना आपल्याच वस्तू वापरणे आवडत असे शिवाय ऑफिसच्या कामाची सामग्री निराळी असे एक बगल थैली अशी असे की जिच्यातील कपाटही गेले तरी पूजनीय बापूजींचे सर्व काम अडकून पडावे या बगल थैलीत पूज्य बापूजींची गीता रामायण बायबल कुरान शरीफ भजनावली याशिवाय व्हाईसराय किंवा जवाहरलालजी किंवा सरदार यासारख्यांची पत्रे असत टपाला झालेल्या पत्रात मागची बाजू लिहिणाऱ्याने कोरी सोडली असेल तर त्याचा उपयोग करून कदाचित उत्तरे लिहिण्याची सुरुवात केलेली असे ही बहुमोल पिशवी सांभाळण्याचे काम माझ्याकडे होते आणि त्यातून काही गेल तरी त्याची जबाबदारी माझ्यावर होती तरीही बापूजी म्हणत की काहीही गेले तरी तू आपली सुटून जाशील मला थोडे सुटता येणार आहे या वाक्यावरून बापूजीना त्या थैलीची किती काळजी वाटे ते समजून येईल आणि असेही चालायचे नाही की चला एका गावात एकच दिवस काढायचा आहे तेव्हा जेमतेम सामान असले तरी चालेल बापू अचानक माझा व्यवस्थितपणा पाहायला येत एका पत्रात लिहिले होते येथले काम कसे आवरणार माझ्या अहिंसेची कार्यक्षमता कोठेनी किती जेथे पावे तेथे आग आहे ईश्वराची मोठी कृपा होय की तो मला निभावून घेत आहे मोती जोखायचा बारीक काटा असतो केसाचा शंभरावा भाग करून त्याचे वजन करायला त्याहून सूक्ष्मकाटा पाहिजे त्यापेक्षाही सूक्ष्मकाट्यावर माझ्या सत्य व अहिंसेची परीक्षा चालली आहे चारी बाजूला खोटेपणा आणि अतिशय चाललेली आहे सत्य शोधून सापडत नाही अहिंसेच्या नावावर हिंसा होत आहे धर्माच्या नावाने अधर्म होत आहे पण माझ्या सत्य अहिंसेची परीक्षा या सगळ्याच्या मध्येच होऊ शकणार नाही आणि म्हणूनच ही परीक्षा द्यायला मी येथे बसलो आहे वरील लिखाणावरून नोआखालीच्या महायज्ञात पूज्य बापूजींची काय स्थिती होती ते कळून येईल म्हणून हा सर्व कार्यभार आटो पाहिला बापूजी नवाखालीत नेहमी दोन वाजता उठत मलाई उठवीत एकतर अतिशय थंडी असे तेव्हा पांघुणातून इतक्या लवकर पहाटे उठायला साहजिकच कंटाळा पण बापूंना कधी कंटाळ नसे एकदा मी बापूजींना थट्टने म्हणाले बापूजी जर आज रात्री घड्याळ पाण्यात चूक झाली किंवा डोळे चुशिरा उघडले तर मी देवापुढे दिवा लावे बापूजींना हसू आले आणि म्हणाले देव कुठे तुझ्यासारख्या लालची आहे खरोखरच देवालाई माझ्या दिवाची काही परवा नसावी म्हणून दुसरे दिवशी दोन वाजले व डोक्यावर एक गोड थापट मारून मनुडी उठ बक। तुझ्या देवाला दिव्याची लालूस वाटली नाही ना असे म्हणून त्यांनी मला लावायला सांगितले रोज रात्री कंदील मालवीत असत म्हणून मी बापूजीना म्हटले बापूजी आपण दहा किंवा अकरा वाजता निसतो आणि दोन वाजता उठतो तर कंदील बारीक जळत राहिला म्हणून काय झाले बापूजी म्हणाले गोष्ट खरी आहे पण मला रॉकेल कोण देणार नाही ने तू कमवून नाही मी कमीत तुला रॉकेल जाळायचे सुचणारच कारण तुझे वडील मोह्याला पैसे कमवित आहेत पण तुला माहीत आहे का की कंदील मालवण्याने माझी दोन कामे पार पडतात ते एकतर कंदील तू लावलास म्हणजे तुझी झोप उडून जाते आणि त्यामुळे तू काही लिहू लागलो तर ते न पेंकता तू लिहू शकतेस आणि शिवाय रॉकेलची बचत तर होतेच तेव्हा माझे एक पंथ आणि दोन काज पार पडतात परंतु एक पंथ आणि दो काज याचा अर्थ तुला माहित आहे का मी त्याचा अर्थ आपण सामान्यता करतो तसं सांगितलं पण बापूजींनी त्याचा वेगळाच अर्थ करून दाखवला ते म्हणाले एक पंथ आणि दो काज म्हणजे असा कोणता पंथ जो स्वीकाराल असता नेहमी दोन कामे होतील दो काज म्हणजे दोनच काज कामे असे नाही दो काज म्हणजे अनेक किंवा शंभर काज कामे येथे नोआ खरीत हजारो माणसांचा सर्वनाश झाला यावरून साहजिकच असा विचार येतो की आपण एक क्षणही फुकट दवडता कामा नये शरीराला जरूर तेवढीच झोप तेवढाच आहार इत्यादी सर्व मर्यादित करावे आजनो नो लहा लिजिये रे काल कोणी दिठी या भषणाप्रमाणे आपल्याला कुठे माहीत असते की एका क्षणानंतर आपले काय होणार आहे मी तुला आता हे समजून सांगत आहे आणि ईश्वराला जर मला किंवा तुला घेऊन जावायचे असेल तर त्याने खुशाल न्यावे ती दोरी ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे म्हणून हे कडवे अतिशय विचार करण्यासारखे आहे तेव्हा असा सोनेरी पंथ कोणता जो स्वीकारल्याने सर्वार्थ अर्थ हा पंथ केवळ परोपकारचाच न आहे परोपकार म्हणजे शेजाराची सेवा किंवा पाहिजे तर असे म्हणाकी ईश्वर भक्ती पण ईश्वर भक्ती केवळ टिळा लावल्याने किंवा माळा फिरळणे होत नाही टिळा लावून माणसांना सुरे भोसकावे जसे सध्या चालले आहे तर तो दंब होईल पण नरसिंह भक्ताने म्हटले आहे की भक्ती शीश तनुम साटूम आहे भक्तीसाठी शिरावे मोल द्यावे लागते म्हणून तू ये समजून घे की कधी तुझ्याने द्वारा कोणावर उपकार करता आला नाही तरी मनाने तरी तो करावा उठता बसता खाता पिता खेळता असता मनाने सवंद जगाचे कल्याण चिंतावे आणि आपल्याला जी सेवा करता प्रसंग ती करून मोकळे व्हावे एवढे समजलीस तर पुष्कळ शिकली बघ मी तुला या लहानशा तटेतून धडा दिला आपल्या म्हणीत असले गूढ अर्थ भरलेले आहेत या महान गुरुने रात्री दोन वाजताच्या निसर्गाच्या नीरव शांततेत आणि शिवाय कोणी जागेन होईल अशा बेताने हलक्या आवाजाने जवळजवळ वीस मिनिटापर्यंत थट्टेतून गंभीर पाठ दिला